वाल्मिकी रामायण उत्तरकांड स्वर्ग तेहतीसा रावणाला पकडणे ही गोष्ट वायूला पकडण्यासारखीच होती स्वर्ग लोकात देव आपापसात बोलत असताना पुलच्छाने ती ऐकली पुत्राविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे त्या महाधैर्यशाली मुनिला कळवळ आला आणि तो महान ऋषी माहिष्मतीच्या राजाला भेटण्याकरता आला वायू मार्गाचा आसरा घेऊन वायुतुल्य गतीने आणि मनोभेगाने तो द्विज माहिष्मतीला आला ब्रम्ह्याने इंद्राच्या अमरावतीत प्रवेश करावा तसा त्याने अमरावतीप्रमाणे असणाऱ्या हुष्टपृष्ट जनाने भरलेल्या त्या पुरीत प्रवेश केला पायी चालणारा जन आधित्यच अशा त्या दर्शन दुर्लभ ऋषीला पाहून आणि ओळखून सेवकाने अर्जुनाला जाऊन सांगितले त्यांच्या सांगण्यावरून ते पुलच हे आहेत हे ओळखून राजा मस्तकाला हात जोडून त्या तपस्व्याकडे सामोरा गेला त्याचा पुरोहित अर्घ्य मधुपर्क आदी घेऊन इंद्राचा बृहस्पतीप्रमाणे चा पुढे चालला त्या उगवत ऋषीला पाहून अर्जुनाने गडबडून जाऊन इंद्राने करावा तसा त्याला त्याला त्या राजेंद्राने मधुपर्क गाय पाद्य अर्घ्य अर्पण केले व हर्षाने गदगद झालेल्या वाणींत फुलला आता मात्र ही माहीषमती अमरावतीच्या तोडीचे आपण केली कारण द्विजेंद्रा आपण एवढे दर्शन दुर्भव इथे आलेने मी पाहत आहे आज देवा माझे कुशल झाले आज माझे व्रत सफल झाले आज माझा जन्म सफल झाला आज माझे तप सफल झाले कारण देव समुदायाला वंदनीय अशा आपल्या चरणांना मला वंदन करायला मिळत आहे हे राज्य हे पुत्र ह्या स्त्रिया हे आम्ही आपलेच आहोत ब्रह्मन आम्ही काय करावे त्याची आम्हाला आत नव्हे पुलछ्याने राजाला अर्जुनाला धर्म अग्नि पुत्र यांच्या संबंधात कुशल विचारले कमल पत्राप्रमाणे नेत्र आणि पूर्ण चंद्रासारखे मुख असणाऱ्या राजा तू दशक्रीवाला जिंकलेश, तेव्हा तुझ्या बळाला तोड नाही ज्याच्या भयाने सागर आणि वारा हालचाल न करता स्तब्ध राहतात त्या माझ्या रणात दुर्जय असलेल्या पवित्राला तू युद्धात बांधून टाकलेस या माझ्या पोराचे यश तू पोष शोषण केलेस आणि आपले नाव जगभर केलेस मी तुझ्यापुढे याचना करीत आहे की वत्सा आता दशाननाला सोडून दे पुलशांची आज्ञा मान्य करून अर्जुन काहीही बोलला ने आणि त्या राजाने राक्षस राजाला आनंदाने सोडून दिले अर्जुनाने त्या देवशत्रूला सोडले आणि दिव्य भूषणे आणि वस्त्रे याने त्याचा सत्कार करून अग्निसमक्ष एकमेकांना न मारण्याचे त्याच्याशी सख्य केले व त्या ब्रह्मदेव पुत्र पुलच्छ्याला नमस्कार करून तो घरी गेला पुरने त्याला निरोप दिल्यावर तो प्रताप राक्षस राजा अर्जुनाला आलिंग व त्याचा स्वीकारताना लाजला कारण तो पराजित झाला होता महाचा पुत्र मुनिश्रेष्ठ पुलच्छ हाही दशग्रिवार सोडून ब्रह्मलोकी गेला अशा रीतीने रावणाला कार्तवीर्या पराजित व्हावे लागले पुलच्छाने सांगितले म्हणूनच महाबलवान पुन्हा मुक्त झाला अशा रीतीने रघुनंदना बलवंता होणे अधिक बलवंत असतात म्हणून ज्याला आत्महिताची इच्छा असेल त्याने दुसऱ्याची अवहेलना करू नये पुढे तो राक्षस राजा सहस्त्रबाहूची मैत्री संपादन करून पुन्हा राजांचा संहार करीत दर्पाने साऱ्या पृथ्वीभर फिरू लागला उत्तरकांडाचा तेहतीसावा सर्ग समाप्तो